स्कंद सहावा अध्याय एकतीसावा भगवतीचे महात्मे आणि ध्यान व्यास म्हणाले हे जन्मे जया मला नारदानी त्या मायेचे वैभव कथन केले होते तेच मी आता तुला निवेदन करतो नारद म्हणाले नंतर मला त्या सरोवराजवळ सोडून विष्णू गरुडारुडहून परत निघाले जाताना ते म्हणाले हे नारदा आता तू इच्छेप्रमाणे कोठेही जा असे म्हणून ते वैकुंठाप्रत गेले मीही पित्याच्या स्थानाकडे गेलो मी त्या अद्भुत घटनेचा विचार करीत होतो नंतर पित्याला नमस्कार करून मी चिंताक्रांत होऊन तिथे उभा राहिलो तेव्हा पिता म्हणाला हे पुत्रा, तू चिंता तूर का झाला आहेस तुझी कुणी फसवणूक केली का तू काही विचित्र पाहिलेस का तू असं खिन्न का नारदा सर्व वृत्तांत आपल्या पित्याला कथन केला नारद पुढे म्हणाला स्त्रीत्व प्राप्त होताच माझी स्मृती नष्ट झाली असे का व्हावे मायेचे सामर्थ्य मला समजले नाही मोहामुळेच हानी होत असते आता मला बरे वाईट समजले आहे हे तात आपण मायेवर कसा विजय मिळवला तेव्हा ब्रम्हदेव हसत म्हणाले देव मुनी तपस्वी इत्यादी सर्वांनीच मायेवर विजय मिळवलेला नाही तिचे सामर्थ्य अद्भूत आहे तीच जगाची उत्पत्ती स्थिती आणि लय करीत असते म्हणून हे पुत्रा तू माये संबंधाने शोकविल होऊ नकोस कारण आपण सर्वच मायेने मोहित होत असतो नारद म्हणाले हे व्यासमुने माझ्या पित्याने अशा प्रकारे माझे निवारण केले नंतर मी त्याविषयी विचार न करण्याचा निश्चय केला तीर्थयात्रेसाठी मी संचार करू लागलो सांप्रत मी या ठिकाणी आलो आहे हे व्यासा कौरवांच्या नाशामुळे तुला झालेल्या मोहमय दुःखाचा तू त्याग कर आणि सुखाने कालक्रमणा कर प्रत्येकाला आपण केलेल्या कर्माचे फळ भोगावेच लागते व्यास म्हणाले हे जन्मे जया मला उपदेश देऊन नारद मुनी निघून गेले पुढे सारस्वत कल्पात मी सरस्वतीच्या तीरावर वास्तव्य केले केवळ काल व्यतीत करण्यासाठी मी या सर्वोत्तम देवी भागवताची रचना केली हे पुराण संशय निवृत्ती करणारे आहेत त्यात विविध आख्याने आहेत तसेच वेद प्रामाण्याने हे परिपूर्ण आहे हे राजा ही महामाया ब्रह्मापासून स्तंभापर्यंत सर्व प्राण्या देवांना असूर, मानव यांना सहज खेळित असते इंद्रादी सर्व चराचर जगत मायेच्या तालावर नाचत असते माया त्रिगुणात्मक असून कार्यकारण भावाने युक्त आहे मायेमुळे भिन्न भिन्न स्वभावांचे गुण निर्माण झाले आहेत शांत घोर आणि मूड असे त्या प्रत्येकात तीन प्रकार आहेत पुरुष ही गुणयुक्त असल्यामुळे तो गुणा वाचून कसा संभवणार हे राजा मृत्यू केसेच देव मनुष्य अथवा यापैकी कोणीही गुणाशिवाय नाही ब्रिष्ण महेश हे त्रिगुणांच्याच आश्रयाने आहे त्यामुळे मनुष्य सुखी व दुःखी असतो ब्रम्हदेव सत्वगुणी असल्याने तो शांत ज्ञानी दयाळू आहे तो समाधीयुक्त आहे पण जेव्हा तो रजोगुणी होतो तेव्हा घोर रूपी होऊन कशावरच प्रेम करीत नाही तो तमोगुणी अत्यंत दुखी उदास तसेस मूड होतो त्याचप्रमाणे माधव सत्वगुणी असताना शांत आणि तो रजोगुणी झाल्यावर त्याच्याजवळ शांतता आणि प्रेम राहत नाही त्यावेळी लक्ष्मी ही, ही राजस्व तमोगुणाने युक्त होते रुद्र ही सत्वगुणाने युक्त असताना प्रेममय आणि शांत असतो पण रजोगुणी झाल्यावर त्याचे ठिकाणी मौश, सोमवंशातील राजे हे सर्वजण गुणाचे अधीन असतात तेव्हा इतर गुणाधीन आहेत यात आश्चर्य कोणते देव असुर यांच्यासह हे सर्व जग मायाधीन आहे यात संशय नाही प्रत्येक देहदारी प्राणी मायाधीन होऊनच सर्व कर्मे करीत असतो ज्ञानस्वरूप परत ज्ञान स्वरूप परतत्वाचे ठिकाणी परतत्वाच्या प्रेरणेने ती सर्वांमध्ये व्यापून राहते म्हणून त्या ज्ञानस्वरूप आणि सच्चितानंद रूप परमात्म्याचे आणि सर्वांची अधिष्ठात्री जी भगवती परमेश्वरी तिचेच प्रत्येकाने ध्यान आणि चिंतन करावे म्हणजे मुक्त होतो भक्तांच्या हृदयात साक्षात्कार निर्माण करून ती भगवती मायेचा नाश करते ती ईश्वरी सर्व ब्रह्मांडाची अधिष्ठात्री आहे म्हणून तिला भुवनेशी म्हणतात चित्तासक्त होऊन राहिल्यास शुद्ध ज्ञान संभवत नाही मायेचा नाश करणारी सच्चितानंद रुपिणी देवीच आहे चंद्र सूर्य अग्नि हे तमाचा नाश करतात माया गुणाचा नाश करण्यास महेश्वरी आंबेशिवाय कुणीही समर्थ नाही म्हणून तिची अत्यंत भक्तीने आणि प्रेमाने आराधना करावी हे नृपश्रेष्ठा तू विचारल्याप्रमाणे वृत्रासुरवध भगवती महात्म्य इत्यादींविषयी मी तुला उत्तम रीतीने निवेदन केले आता आणखी काय ऐकू इच्छितोस हे सुव्रता मी तुला सांप्रत पुराणाचा पूर्वार्ध निवेदन केला प्रसंग विशेष करून मी तुला देवी भगवतीचे महात्म्य ही सांगितले हे श्री मायेचे रहस्य कधीही कुणाला सांगू नये भक्त शांत देवी भक्तीविषयी तत्पर गुरुनिष्ठा अशा शिष्यालाच आणि पुत्रालाच हे सर्वदा निवेदन करावे सुत म्हणतात ऋषी श्रेष्ठानो हे देवी महात्म्य सर्व कथांचे सार असून वेदांशी बरोबरी करणारे आहे हे सत्व गुणयुक्त असलेले उत्तम पुराण आहे हे पुराण जो सद्बुद्धीने भक्तीयुक्त श्रद्धेने श्रवण अथवा पठन करतो तो या जगात धन्य होय त्याला संपत्ती आणि ज्ञानाच्या ऐश्वर्याचा लाभ होतो अध्याय एकतीसावा समाप्त स्कंध सहावा समाप्त